कंध तिसरा अध्याय पहिला उद्धव आणि विदुर यांची भेट श्रीशुक उवाच एव मे तत्पुरापृष्ट मैत्रेयो भगवान किल क्षतम प्रविष्ट सगृहमुमात श्री, श्री शुक म्हणाले जी गोष्ट तू विचारली तीच सुखसमृद्धीयुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयानं विचारली होती जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराला गेले होते तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते राजा परीक्षिताने विचारले प्रभू भगवान मैत्रियांची विदुराशी भेट कोठे झाली केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपण आम्हाला सांगावे पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रियांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल कारण मैत्रियांसारख्या साधुशिरोमणींनीही त्यांचा आदर केला आहे सूत मनाले, राजा राजापरीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते ऐका श्री शुकाचार्य म्हणतात ज्यावेळी अंधराजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्रांचे पालनपोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घरात आग लावून दिली तसेच ज्यावेळी आपले सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भरसभेत दुःशासनानं ओढले त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्ष्यस्थळाला लावलेले केशर वाहून लाव जाऊ लागले तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडवले नाही अन्यायाने द्यूतामध्ये जिंकलखा सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराच राज्य वनातून परतल्यानंतर अटीप्रमाणे त्यान परत मागितले परंतु वडलोपार्जित राज्य मोहवश झालखा धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिल नाही महाराज युधिष्ठिराने पाठवल्यामुळे जगदगुरु भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभत सज्जनांना अमृतासमान वाटणारे भाषण कल त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना नंतर सल्लामसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावली गेली तेव्हा सर्व मंत्र्यात श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावर त्यांना जो सल्ला दिला त्या सल्ल्याला नीतीशास्त्र जाणणारे लोक विदुरनीती असे म्हणतात विदुर म्हणाला महाराज आपण अजातशत्रू विधिष्ठिराला त्याच्या राज्याचा हिस्सा देऊन टाका सहन करता नपराध ही सहन करीत आहत्जी तो बदला घोटियाभावानस मोटा क्रूराने फुटकार टाकित आडवा भगवान श्रीकृष्णना अपलिश कर घदुवीरान आराध्यद्वत राजधानी द्वारकापुरी ऐ पृथ्वीवरील मोठमोठ्या मोड़ राजांना त्याने जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत ज्याचे आपण पुत्र मानून पालन पोषण करीत आहात त्या दुर्योधनाच्या रूपाने मूर्तीमान मु, दोषच आपल्या घरात घुसला आहे हा श्रीकृष्णांचा द्वेष करणार आहे म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वरही होऊन लागला आहात आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब त्या दुष्टाचा त्याग करा साधूजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत त्यांचे हे म्हणणे म्हणजे मन ऐकून कर्ण दुःशासन आणि शकुनेशी दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरास्कार करीत तो म्हणाला अरे या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावले ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षाची बाजू घेत आहे याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे कठोर शब्द आपल्या भावा देखत ऐकून तो शब्द मर्म भेदी असूनही विजुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंतांच्या मयाची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला कौरवांना पुण्या मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीर भगवच्चरण पवनझाल तीर्थक्षत्री संचार करू लगे ला। जिश्रीहरी अर्तिरूपत्राजमान जी जी भगवंता मूर्ति सुशोभित अशी तीर्थस्था नगर पवित्रवन पर्वत लताकुंज निर्मल पानी भरल्ला नद्या सरोवर इत्यादि होता सर्वठिक तो एकटाच विहार करीत होता ज्याच्यामुळे आप् आपल्याला ओळखू शकणार नाहीत अशा अवधभूत विषामध्ये तो स्वच्छंदपणे विहार करीत होता तो शरीराला सुशोभित करीत नसे पवित्र आणि साधे भोजन करीत असे शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह चालवी प्रत्येक तीर्थात स्नान करी जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रतांचे पालन करीत असे अशा प्रकारे भारत वर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करू लागले होते तेथे त्याने आपल्या कौरव बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले जे आपापसातील कहलामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते जसे बांबू जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते हे ऐकून तो शोक करीत निमटपणे सरस्वतीच्या तीरावर आला ते थे तेथे त्याने उशना मनू पृथू अग्नी असित वायू सुदास गौ गुह आणि श्राद्ध देवाच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थात स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेल्या भगवान श्री विष्णूंची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिरांच्या शिखरावर भगवंतांचे मुख्य चक्र याचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होत होते अशा मंदिरांचे दर्शन घेतले तेथून निघून तो धनधान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र सौवीर मत्स्य कुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर पोहोचला तेव्हा तेथे त्याने परम महाभागवत उद्धवाचे दर्शन घेतले तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता तो पूर्वीचा ब्रहस्पतीचा शिष्य होता विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले विदुराने विचारले पुराण बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभी कलमलातून उत्पन्न केलेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला ते पृथ्वीचा भार उतरल्यावर उतरविल्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वसुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत ना प्रिय उद्धवा आम्हा कुरुवंशियांचे परमसुहृद आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतीसह कुंतीआपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वासुदेव खुशाल आहेत ना हे उद्धवा जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि जाला देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करून भगवंतांकडून प्राप्त करून घेतले तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न सुखात आहे ना सात्वत वृष्णी भोज आणि दाशार्ह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना त्यांनी राज्य मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजसिंहासनावर वसवली हिउद्धवा आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यांमध अग्रगण्य असणाऱ्या पुत्र सांब खुशाल आहे ना हे पार्वती पुत्र पार्वतीपुत्र स्वामी होते अनेक व्रतून जांबवतीन त्यांना जन्म दिला होता अर्जुनापासून रहस्यांसह धनुर्विद्येत शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरुप आहना योग्यांनाही दुर्लभ अशी भगवतभक्ती सात्यकीला श्रीकृष्णाच्या सर्वनिच सहज प्राप्त झाली ांना शरण गेलेला आहे ना तोच अक्रूर श्रीकृष्णांची उमटलेल्या देवमाता अदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता, माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना जसे तिन्ही वेद यज्ञविस्तारूप अर्थाला आपल्या मंत्रामध्ये धारण करतात त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहेत ना त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त अहंकार बुद्धी व मन या अंतःकरण चतुष्टयाच्या चौथ्या तत्वाच्या मनाचा अधिष्ठाता समजले जाते हो उद्धवा आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे हृदिक सत्यभामीचा पुत्र चारुदेष्ण गद इत्यादी सर्वजण सुखरूप आहेत ना अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोनी हात असल्याचे समजणारे त्यांच्या साह्याने महाराज युधिष्ठीर धर्ममर्यादेचे मर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना मय सभेमध्येही त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला होता अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही जेव्हा तो युद्धात वेगवेगळे पवित्रे घेत असे त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लाचा वेश घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते तो सेनापतींचे यश वाढविणारा गांडीव धनुषारीधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणे कुंतीचे युधिष्ठिर आदी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे लालन पाशन केले पालन केले ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना ज्याप्रमाणे दोन गरुडांनी इंद्रांच्या मुखातून अमृत काढून घेतले त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रू आपले राज्य हिसकावून घेतले होते अहो श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग होऊनही कुंती केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकट्यानेच चारी दिशा जिंकल्या होत्या हे बुद्धवा ज्याने पांडवांच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊबंधूंचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळवून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालवून दिले तो धृतराष्ट्र अदप जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटते परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही जगद विधाता भगवान श्रीकृष्ण मनुष्य सारा लीला कर मनोवृत्ति भ्रमित करता मीत कृपे महिमा पहात इतरांपास दूर राहन आनंदा ने विहार करीत जरी कौरवाने अपराध के भगवंता ने उपेक्षा किबरी दुष्ट राजे धन विद्या आणि जातीच्या मदांधाने अंध होऊन कुमार पृथ्वीचा थरकाप उडवीत होते त्यांना शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करूच इच्छित होते उद्धवा भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत तरी सुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्या जवळ आणण्यासाठी त्यांची दिव्याची जन्म कर्मे होतात नाही तर दुसरा असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छित म्हणून मित्रा ज्यांनी अजन्मा असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदूकुळात जन्म घेतला आहे त्या पवित्र कीर्ती श्रीहरींच्या कथा मला मवस्तिताना तस् प्रस्पन्नाल लोकस्थितासने जातुस्वज वार्ता सखे कीर्तयतीथकर्तेमदवते महाप्राणे पारंस्यां संहिताया तृतीय स्कंधे विदुरोधव संवाद प्रथमोध्या श्रीकृष्णस्त